मग अध्याय 25 त्या दिवसात स्वर्गाचे राज्य दहा कुमारिकांसारखे असेल त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या त्या दहा मुलींपैकी पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या मूर्ख मुलींनी आपले दिवेक घेतले पण दिव्यासाठी तेल घेतले नाही शहाण्या मुलींनी दिव्याबरोबर वर तेलही घेतले वराला उशीर झाल्याने सर्वच मुलींना डुलक्या लागल्या व्यार कुरी घोषणा बाहर त्याला भेटा। सर्व मुली मुग्याली हार मुलिना तुम्हारे काल आम दया आम दिवे विजत है उत्तरादाकल हशार मुलिम्या तुम्हारा व आमला नहीं त्याऐवजी तेल विकणाऱ्यांकडे जा आणि आपणांसाठी तेल विकत आना। पाच मूर्ख मुली तेल विकत घ्यायला निघाल्या तेव्हा वर आला तेव्हा ज्या मुली तयार होत्या त्या मेजवानी साठी त्याच्या बरोबर आत गेल्या मग दार बंद झाले शेवटी उरलेल्या पाच मुली आल्या आणि म्हणाल्या महाराज महाराज दार उघडा पण तो त्यांना उत्तरादाखल म्हणाला मी तुम्हाला खरेच सांगतो मी तुम्हाला ओळखत नाही म्हणून नेहमी तयार असा कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हाला माहीत नाही स्वर्गाचे राज्य अशा मनुष्यासारखे आहे जो प्रवासाला जाण्याअगोदर आपल्या नौकरांना बोलावून आपल्या मालमत्तेवर लक्ष देण्यास सांगणाऱ्या मनुष्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे त्यांच्यातील एकाला त्याने पाच थैल्या रुपये दिले दुसरलाुपये दिल तिसा एक थैली रुपये दत्येकानेैसे दिल मग तो अपने प्रवास गांच थैला रुपये दिल होते त्याने त्या काम कराला सुरुवी पांच थैल रुपये ज्यादा दोन थैल रुपये मिलाले होते थैल रुपये कम वि त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे पैसे त्यात लपविले बराच काळ लोटल्यानंतर त्या नोकरांचा मालक आला व त्याने त्यांचा हिशेब घ्यायला सुरुवात केली ज्याला पाच थैल्या रुपये मिळाले होते त्याने मालकाकडे रुपयाच्या आणखी पाच थैल्या आणून तो म्हणाला मालक तुम्ही दिलेल्या रुपयावर मी आणखी पाच थैल्या रुपये मिळविले त्याचा मालक म्हणाला शब्बास चांगल्या आणि इमानी दासा तू भरवसा ठेवण्या योग्य नौकर आहेस त्या थोड्या पैशांचा तू चांगला वापर केलास म्हणून मी पुष्कळांवर तुझी नेमणूक करीन आज जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो नंतर ज्या मनुष्याला रुपयांच्या दोन थैल्या मिळाल्या होत्या तो मालकाकडे आला आणि म्हणाला मालक तुम्ही मला रुपयांच्या दोन थैल्या दिल्या होत्या त्यापासून मी आणखी दोन थैल्या कमावी मालक म्हणाला चांगल्या आणि इमानीदासा तू थोड्या पैशाविषयी इमानीपणे वागलास म्हणून मी तुझी आणखी पुष्कळ करते कि आपण एक कर्ड्या शिष्टीचे मनुष्य आहात जे ते पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जे ते बीप पेरले नाही तेथे पीक घेता मला आपली भीती होती म्हणून मी जाऊन तुमच्या रुपयाची थैली जमिनीत लपून ठेवली हे घ्या हे तुमचेच आहेत मालकाने उत्तर दिले अरे वाईट आणि आळशी नव मी जेते पेरणी केली नाही तेते कापणी करतो आणि जेते बी पेरले नाही तेथे पीक घेतो हे तुला माहीत होते तर तुम्हा जे पैसे पेटीत ठेवायचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला व्याजासहित पैसे मिळाले असते म्हणून मालकाने दुसऱ्या नौकऱ्यांना सांगितले याच्या जवळची रुपयांची थैली घ्या आणि ज्याच्या जवळ रुपयांच्या दहा थैल्या आहेत त्याला द्या कारण आपल्याकडे जे आहे त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल आणि त्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त मिळेल पण जो आपल्या असलेल्याचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्यातपासून काढून घेण्यात येईल नंतर मालक म्हणाला त्या निकामी नौकराला बाहेरच्या अंधारात घालून द्या तेथे रडणे व तात खाने चालेल मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवजूतासह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी आसनावर बसेल मग सर्व राष्ट्रे त्याच्या समोर एकत्र जमतील त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढ्रे शेरडांपासून वेगळी करतो तो मेन मेंढरांना आपल्या उजवीकडे बसविल पण शेरडांना तो डावीकडे बसवी मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल या जे तुम्ही माझ्या पित्याचे आशीर्वादित आहात जे तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तयार केले आहे हे तुमचे राज्य आहे कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले मी तहनेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयाच दिले मी प्रवासी असता तुम्ही माझा पाहुचार केलात मी कपड्यांशिवाय होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिलेत मी आजारी होतो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली मी तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे समाचारासाठी आलात मग जे नीतीमान आहेत ते उत्तर देतील प्रभू आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिला आणि तुला खायला आणि प्यायला दिले आम्ही तुला प्रवासी म्हणून कधी पाहिले आणि तुझा पाहुणचार केला किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो किंवा तुरुंगात असताना कधी तुझ्या समाचारात आलो मग राजा त्यांना उत्तर देईल मी तुम्हाला खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले तर ते तुम्ही मलाच केले मग राजा आपल्या डाव्या बाजूंच्या म्हणेल माझ्यापासून दूर जा तुम्ही शापित आहात आनंद काळाच्या आग्नीत जा हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही मी तहनेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही मी प्रवाशी असता माझा पाहुणचार केला नाही मी वस्त्रहीन होतो पण तुम्ही मला कपडे दिले नाही मी आजारी आणि तुरुंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही मग ते लोकसुद्धा त्याला उत्तर देतील प्रभू आम्ही कधी तुला उपाशी आगर तहाने पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले किंवा वस्त्रहीन आजारी किंवा तुरुंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही मग राजा त्यांना उत्तर देईल मी तुम्हाला खरे सांगतो माझ्या अनुयायातील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले मग ते अनितीमान लोक आनंद काळाच्या शिक्षेसाठी जातील पण नीतिमान आनंदकाळाच्या जीवनासाठी जातील